अध्याय तीनशे वा योग वर्णन <coughs> विधिष्ठिर विचारतो पितामह आपण सर्वधर्मासंबंधी पूर्ण माहितगार आहात करता हे कुरुश्रेष्ठ सांख्य मार्ग व योग मार्ग या दोन मार्गात भेद काय तो मला कृपा करून सांगा भीष्म सांगतात हे अरिमर्दना जे सांख्यवादी ब्राह्मण आहेत ते सांख्य मार्गाची प्रशंसा करतात योग आहेत ते योगमार्गाची प्रशंसा करतात आणि आपापल्या पक्षाच्या मंडणार्थ दोघेही सबळ अशी योग्य कारणे सांगतात योग धर्माबद्दल ज्यांनी पूर्ण विचार केला आहे ते आपल्या पक्षाबद्दल असे सबळ कारण पुढे करतात की या जगाला ईश्वर म्हणून कोणीतरी असलाच पाहिजे जी। त्याशिवाय जीवाला मुक्ती कशी मिळेल हा योगवादांचा विचार झाला आता सांख्यमतापैकी जे पूर्ण विचार करणारे ब्राह्मण आहेत ते आपले मताच्या पुष्टी अर्थात असे म्हणतात इहलो की इहलोकी प्रथम सर्व ऐहिक विषयांचे परिणाम किती निरस आहेत हे, हे जीवाच्या नीट ध्यानात येऊन नंतर त्याचे ठिकाणी विषयाबद्दल वैराग्य बांडले असता देहत्यागानंतर तो उघडच मुक्तीला पावतो दुसरा मार्ग त्याला नाही अशा <coughs> मोक्षशास्त्रासंबंधी सांख्यांचा अभिप्राय आहे या प्रकारे उभयी पक्षी सबळ अशी कारणे दाखवली जातात आणि ज्यावेळी उभय पक्षी सारख्याच तोलाची अशी साधक प्रमाणे प्राप्त असतात त्यावेळी जो पक्ष आपल्याला मनापासून इष्ट असेल त्याची पोषक वचने तीच स्वीकारावी आता तुझ्यासारखे जे शिष्टमान्य लोक असतील त्यांनी कोणत्याही पक्षाच्या शिष्टांच्या मताचा मान करावा हे योग्य आहे हे युधिष्ठिरा योगमार्गी जे आहेत ते आपल्या मताचा पुरावा ध्यान धारणा समाधी रूपाने प्रत्यक्ष अनुभवास आणून देतात बरे सांख्यवादी जे आहेत ते वेदावरून आपल्या मताचा पुरावा निश्चित दाखवतात याप्रमाणे दोघांचेही मुद्दे सबल असल्यामुळे मी दोघांनाही मान देतो राजा हे उभयही मार्ग शिष्टसंमत असून ते पूर्णपणे समजून घेऊन जर कोणी त्याचे यथाशास्त्र अनुष्ठान करील तर ते त्याला परमगतीला पोहोचतील यात शंका नाही शिवाय हे निष्पा या, या उभयही मार्गात पवित्रता तप भूतदया व व्रतधारण या गोष्टी सारख्याच मान्य आहेत भेद काय तो त्याच्या पद्धतीत आहे युधिष्ठीर विचारतो पितामह जर पवित्रता व्रतधारणा व भूतदया या गोष्टी व त्यांचे फल ही उभय मार्गांनाही सारखीच संमत आहेत तर मग उभयतांच्या पद्धतीतच तेवढे अंतर का हे मला सांगा भीष्म सांगतात योगमार्गी जे आहेत ते योगबलाने फक्त राग मोह स्नेह काम व क्रोध या पाच दोषांना जिंकून मोक्षाला जातात ज्याप्रमाणे जाळ्यात सापडलेले जंगी मासे जाळे तोडून पुनरपी जलात शिरतात त्याचप्रमाणे योगमार्गी लोक या राग रागमोहादिकांचे जाळे योगबलाने तोडून निष्पाप होत साथे मोक्षपदाला जातात किंवा जसे सशक्त हरिण जाळ्यात सापडले असता ते जाळे जोराने तोडून पुनरपी खुल्या निर्मळ वाटेने जातात त्याचप्रमाणे योगी लोक योगबलाने लोभादी सर्व बंधनांपासून मोकळे होऊन निर्मळ व कल्याणप्रद अशा मोक्षमार्गाला पोचतात हे राजा जाळ्यात सापडलेले हरिण जर दुर्बल असतील तर ते निभ्रांत जाळ्यातच मरतात त्याचप्रमाणे योगाचे पूर्ण बळ नसलेल्या पुरुषांची स्थिती होते किंवा हे कोणती ज्याप्रमाणे जाळ्यात सापडलेले मासे बलहीन असल्यास वध पावतात त्याचप्रमाणे दुबळे लोक योगाचे भानगरीत पडले असता नाश पावतात किंवा हे अरिमर्दना दुर्बळ पक्षी सूक्ष्माशा जाळ्यात गुरफटले असता ठिकाणीच मरतात मात्र बळकट असतील तर मुक्त होतात त्याचप्रमाणे योगमार्गात पडणारे लोक जर अबळ असतील तर ते कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या बंधनातच गुरफटले राहून नाश पावतात आणि सबळ असतील तरच सुटतात राजा ज्याप्रमाणे अग्नीची बारीक सारीक फुणगी तिच्यावर दणकट लाकडांचा दडपा पडला असता त्याखालीच दबून जाते त्याप्रमाणेच दुर्बलाची योगात दशा होते परंतु तीच फुनगी जर सुदैवाने वायूचे योग्य सहाय्य मिळाल्याने फुलून प्रदीप्त झाली आणि तो अग्नी एकंदरीत जोरावला तर मग तो सर्व पृथ्वीलाही हा हा म्हणता जाळून टाकण्यास समर्थ होतो त्याचप्रमाणे योग्याला जर योग्य सहाय्य मिळून त्याचा योगाभ्यास जोरावून तो झगमगीत व बलाढ्य झाला तर मग तो प्रलयकालीचे सूर्याप्रमाणे सर्व जगाला आपल्या योग तेजाने शोषून टाकण्यास समर्थ होतो हे राजा ज्याप्रमाणे एखादा निशक्त मनुष्य पाण्याच्या जोरदार प्रवाहात सापडला असता प्रवाह त्याला ओढून नेतो त्याचप्रमाणे दुर्बल योग्याला बळकट विषय जबरीने खेचून नेतात बरे त्याच हत्ती रोखून धरू शकतो त्याचप्रमाणे दांडगा योगी हा कितीही विषय असले तरी त्याचे निवारण तेव्हाच करू शकतो हे पार्था <coughs> ज्यांचे अंगी पूर्ण योग सामर्थ्य बांधले असते ते सर्वदा स्वतंत्र होऊन त्यांना प्रजापती ऋषी देव किंवा पंचमहाभूते यापैकी वाटेल त्यात संचार करता येतो राजा याप्रमाणे ज्यांचे अंगी अपरिमित योग तेज खेळू लागले त्यांचे स्वातंत्र्य इतके दानगे असते की प्रत्यक्ष यम किंवा खवळलेला अंतक अथवा भयंकर पराक्रमी मृत्यू यांची कोणाचीही मात्रा त्याचपुढे चालत नाही हे बरतश्रेष्ठा पूर्ण बलाढ्य योगी आपले योगाने आपल्या आपल्याप्रमाणेच हजारो हजार दुसरे देह प्रकट करून त्या देहांनी सर्व पृथ्वीही आच्छादून टाकू शकतो बरे त्याची लहर लागल्यास काही काळपर्यंत त्यापैकी काही देहांनी वाटेल तसा विषयोपभोग घेऊन व पुनरपी उग्र तपश्चर्या करून सूर्य ज्याप्रमाणे आपले पसरलेले किरण पुन्हा आवरून घेतो त्याप्रमाणे ते सर्व देह तो आवरून घेऊ शकतो हे पार्थिवा याप्रमाणे ज्याचे अंगात योग्य योग पूर्ण बळावला तो सर्व बंधनांना जिंकून हटकून मोक्ष आपलाशा करून घेऊ शकतो यात तिळमात्र संशय नाही <coughs> हे मनुष्य ज्या योगाभ्यासाने आपले सामर्थ्य अंगी असले सामर्थ्य अंगी येते योगापैकी्मस्य मी तुला उदाहरणार्थ संगतो हे राजा योगापैकी धारणा व समाधि ही अंगे सर्वत ग पटना मी तुला फार बारई नहीं योग्य दृष्टांत संगत तो ऐकुन घे तिरंदाज जसा अतिशय दक्ष राह केवल एकाग्रमण करो झटकन तो लक्ष्यवेध करते तसा योगी हा जर योगात पूर्ण एकाग्रतेने घडून राहील तर तो मोक्ष आपलासा करील यात संशय नाही एखाद्या मनुष्याचे डोक्यावर तेलाने तंतोतंत भरलेले भांडे देऊन त्याला जर जिना चढाव्यास सांगितले तर तो आपले मन अत्यंत निश्चल करून जेव्हा चालेल तेव्हाच तो तेल न सांगता त्याला जिना चढणे शक्य होईल त्याचप्रमाणे राजा जेव्हा योगी अशा प्रकारे वो इतके तरेने आपले मन योगात निश्चल ठरवी तेव्हाच त्याचा आत्मा निर्मल होऊन सूर्याप्रमाणे लखलखू लागेल किंवा राजा एखादी नौका दुर्गम महासागरात घातली असता तिचे सुकाणू धरणारा जेव्हा शिकस्तीने दक्ष राहून ती वागवील तेव्हाच ते तो समुद्र तरून जाईल त्याचप्रमाणे हे कुंती पुत्रा योगी जेव्हा इतक्या दक्षपणे आपले योग अखंड आत्मा आत्मानुसंधान राखील तेव्हा तो प्रकृत देहाचा त्याग केल्यावर दुर्गम अशा पदाला प्राप्त होईल अथवा हे पुरुषश्रेष्ठा रथात बसून एखादा धनुर्धर शिकारीला निघाला असता त्याचा सारथी जर रथाला निवडक घोडे जोडून शिवाय स्वत अतिदक्षतेने रथ हाकील तरच धन्याचे मनाप्रमाणे वाटेल त्या ठिकाणी रथ नेऊ शकेल त्याचप्रमाणे हे राजा योगी योगात पूर्ण पटायत होईल तेव्हाच धनुष्यापासून लक्ष्यावर नेमून सोडलेल्या बाणाप्रमाणे परमपदाला बिनचूक व तत्काळ पटकावी जो योगी आपणास आपले ठिकाणी वृत्तीरहित होऊन पाहतो तो सर्व पापापासून मुक्त होऊन पुण्यवंताना प्राप्त होणाऱ्या निरामय स्थानाला मिळतो हे अतुल धर्मा जो योगी अहिंसादी महाव्रतांचे पूर्ण पालन करून आपले योगबलाने आपल्या सूक्ष्म आत्म्याला नाभी कंठ मस्तक हृदय उर, बरगड्या नेत्र कर्ण नासिका या यापैकी वाटेल त्या ठिकाणी पक्के खेळवून ठेवू शकतो तो तात्काळ पर्वतप्रायही शुभाशुभ पूर्ण कर्मे असले तरी त्यास जाळून आपले योगबलाने इच्छेस मुक्त होतो युधिष्ठिर विचारतो पितामह कोणत्या प्रकारचा आहार केल्याने व कशाचा जय केल्याने योगाला बळ चढते ते आपण मला सांगावे भीष्म म्हणतात नुसत्या कण्या किंवा निस्वत्व अशी पेंड किंवा इतर स्निग्धताररहित पदार्थ खाणारा योगी योगबला चढतो किंवा हे शत्रुमर्दना योगी जर एकच जोंधळ्याच्या कण्यांची आंबील ती तूप वगैरे ओष काही न टाकता दीर्घकाल भक्षण करील तर त्या आहाराचे गुणाने त्याचे मल निर्मल होत जाऊन त्याचे अंगी बळ चढेल अथवा तो योगी जर काही पक्ष महिने ऋतू संवत्सर किंवा दिवस केवळ दूध घातलेले पाणी टेळून राहील तरी त्याला बळ प्राप्त होईल अथवा हे नरेंद्र तो जर सदा सर्व मांसवर्ज आहार करील तरीही शुद्ध होऊन जाऊन योगवाला चढेल हे पार्थिवा या प्रकारचा आहार ठेवून आणि काम क्रोध शीत उष्ण परजन्य, भय शोक श्वास म्हणजे प्राणवायू तसेच पुरुषाला प्रिय असे शब्द व विषय त्याप्रमाणे स्त्री संघाचे अभावी उत्पन्न होणारे दुर्जय असे अस्वास्थ्य तशीच घोर विजय तृष्णा इत्यादी पदार्थाते संयोगाने होणारे सुख तशीच अनिवार्य निद्रा किंवा आळस या सर्वात जिंकून महात्मे व महाप्राज्ञ असे योगी वीतराग होऊन ध्यान व अध्ययन यांचे बलाने बुद्धीद्वारा सूक्ष्म अशा आपल्या आत्म्यास उद्दीपित करतात योगमार्गात ध्यान म्हणजे ध्येयाकार होऊन राहणे व अध्ययन म्हणजे प्रणवजप ज्ञात्या ब्राह्मणा सा राजमार्ग आहे खरा परंतु तो प्राकृतास अत्यंत दुर्गम है भरतश्रेष्ठा मार्गा ने धड़पण निभाव एखादा जाऊ शको हे नृपाला भुजंग व इतर सर्पजाती सर्पजाति व्याप्त खास खड़ग्या बिकट कंटकपूर्ण अन्न जलरहित ठीक ठिकठिकाणी जळून गेलेले व काही ठिकाणी अत्यंत निबिड असून चोरट्याने घेरलेले अशा एखाद्या अरण्यातून निभावून जाणे जसे कोणाही तरुणाला कठीणच आहे तसाच प्रकार योग मार्गाचा आहे या मार्गात अनेक संकटे भरलेली आहेत यामुळे या मार्गाला लागून सुखरूप पल्ल्यास पोचणारा ब्राह्मण अत्यंत विरळच आढळतो बाबारे एक वेळ वस्त्र्याचे तीक्ष्ण धारेवर देखील उभे राहावे परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही अशाला योग योगधारणेवर राहणे हे साधणे अत्यंत कठीण आहे बरे ही, ही धारणा जर बिघडली तर नावाड्या वाचून नाव जशी महासमुद्रात चालली असता आतील उतारुना कोठसे कोठेच नेऊन टाकते तशी त्या योगाला भलत्याच गतीला नेऊन पोहोचवते बाकी जर को तीव्र धारणे यथा यथाविधि स्थिर राहू शकेल शके मग मात्र मरण पुनर्जन्म सुख दुख ही सर्व सोड़ जी जे योगा रहस्य संगितरनिरा ग्रंथा जेथे जेथे योगा विषय निघाला प्रदर्शित के लिए अशा योगा सिद्धि की उत्तम उदाहरणें ब्राह्मण्डली आड़ता ही सिद्धी मजे ब्रह्माशी समरस होन जाने हो। हे महात्मा युधिष्ठिरा ही सिद्धी ज्या अंगी बढ़ लोगीराजाला देवाधिप ब्रह्मदेव वरदराज विष्णु शंकर यमधर्म कार्तिक स्वामी महाप्रभावशाली ऋषभ कपिलादी ब्रह्मपुत्र घोर अे तम विशाल रजस निर्मल अे सत्व पराप्रकृति देवी सिद्धि वरुण स्त्री मंजे आप सर्वतेजे मंजे तेज मोठे धैर्य मंजे पृथ्वी आकाशा निर्मल ताराुक्त चंद्र विश्वेदेव उरग पितर सर्व पर्वत घोर समुद्र सर्व नद्या सजल तेज, मेघ नाग वृक्ष यक्षगण दिशा गंधर्व समूह पुरुष स्त्रिया यापैकी वाटेल त्याचे रूपात शिरता येते वो वाटेल तेव्हा त्यातून तत्काल सुटता येते हे नरेंद्र ही योगा संबंधी तुला सांगितलेली कथा महाशक्तिमान जो परमात्मा त्याशी संबंध असल्यामुळे ही मोठी शुभदायक आहे असो अशा प्रकारचा हा योगराज सर्वसृष्ट पदार्थाहून श्रेष्ठ होऊन प्रत्यक्ष नारायण स्वरूपच होतो आणि प्रत्यक्ष नारायणाप्रमाणेच ही सर्व पांछभौतिक सृष्टी मात्राने निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याचे अंगी येते ओम तत्स